पुस्तक बापू माझी आई लेखिका मनुबन गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण तेरावे फुलाहाराने स्वागत एकदा नोवाखालीतील एका गावात देवीपुरात तेथील कार्यकर्त्यांनी लोकांनी बापूंच्या स्वागताची भव्य तयारी केली आणि त्या तयारीसाठी जवळजवळ एकशे ते दोनशे रुपये खर्च केले पण रोजचा क्रम असा असे की बापूजी ज्या गावी जात तेथे तेथे ते विशेषतः स्त्रिया बापूंना तिलक लावून त्यांचे स्वागत करीत आणि फारतर तर नारळीच्या झावळ्यांनी प्रकारे गावाला सजविण्यात येईल याला बापूजी हरकत घेत नसत कारण अशा सजावटीसाठी पैसा खर्च करावा लागत नसे फक्त मेहनतच लागे आणि अंग मेहनत करून काही केले तरी त्याला बापूजी कधी हरकत घेत नसत पण देवीपुरात मात्र चांदूपुराहून आणलेली फुले आणि जरता रेशीम व तांबडे पिवळे कागद वगैरे विकत आणून त्यांची सजावट केली होती शिवाय तुपा तेलाचे दिवे लावले होते हे सर्व पाहून बापू क्षणभर एकदम गंभीर झाले मग स्थायी कार्यकर्ते कोण आहेत या गावची वस्तुकिती वगैरे माहिती काढायला मला सांगितले ती मिळवून मी बापूनं म्हटले की या गावात तीनशे हिंदू आणि दीडशे मुसलमान आहेत हिंदूत ब्राह्मण कायस्त आणि क्षुद्र आहेत बापूंनी तेथील जे मुख्य गृहस्थ होते त्यांना बोलावून खडसावले तुम्ही हे सगळे कोठून आणले ते म्हणाले आपली पावले आमच्या येथे कोठून लागायला म्हणून आम्ही सर्व हिंदूंनी एकत्र जमवून प्रत्येकाने आटाडाणे काढून ज्याला अधिक देता येईल त्याने अधिक देऊन तीनशे रुपये जमवले आणि फुले वगैरे आणली यामुळे बापू अधिक चिडले ही सगळी फुले आणि झगझगाट तुम्ही केला आहे तो सर्व क्षणभराने कुमेजून जाणार आहे यावरून मला तर असे वाटते की तुम्ही सगळे मला फसवीत आहात माझ्या हिमतीवर हा जगमगाट करून जातीयवादाला तुम्ही अधिकच चितवीत आहात तुम्हाला माहीत नाही की मी हल्ली आगीच्या ज्वाळीत जळत आहे इतके सगळे फुलांचे हार केले त्यापेक्षा तेवढे स्वतःचे हार केले असते तर मला एवढे वाईट वाटले नसते कारण त्या हारांनी शोभाही होते आणि त्याचे पुन्हा कापडेही बनते त्यामुळे काही फुकट जात नाही मला वाटते या गावात पैसा जास्त झाला आहे नाहीतर अशा कठीण काळात असे हारतुरे आणायला तुम्हाला सुचलेच नसते तुमच्या मनात प्रेम आहे हे शाबित करायला जर हे हारतुरे आले असतील तर ते फार गैर आहे त्यामुळे प्रेममुळे सुद्धा प्रगट होत नाही तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर मी सांगतो तेवढे करा म्हणजे मला बस आहे तुमच्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर कत्तली झाल्यानंतरही या फुलाप्रित्यर्थ एवढा पैसा खर्च करायचे तुम्हाला कसे सुचले तेच मला कळत नाही आणि त्यातून तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहात सार्वजनिक कार्यकर्ते आहात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुम्ही माझी पुस्तके वाचली आहात तुम्ही एमए पर्यंत शिक्षण आहात तुरुंगात जाऊन आला आहात हे खादीचे आखूड पंचे नेस्ता आणि या सजावटीला विलायती गिरणीचे रेशीम रिबन वगरे तुम्ही वापरले आहात हे सगळे माझ्या दृष्टीने दुःखप्रद आहे एवढेच मला सांगायचे आहे तुमच्यावरून मला माझ्या समस्त कार्यकऱ्यांबद्दल असा विचार येतो की जे एकेकाळी देशसेवक म्हणून प्रजेचे सेवक म्हणून ओळखले जात तेच कार्यकर्ते लोकांनी त्यांना काही अधिकाराची जागा दिली तर असे हारतुरे द्यायच्या आणि घ्यायच्या मोहाला बळी नाही ना पडायचे मला माझ्या डोळ्यांपुढे हे दिसत आहे की माझ्या सर्व कार्यकर्त्यांपैकी वाटेल त्याची परीक्षा घ्या तो नेहमी साधाच आढळेल त्याच्याजवळ हव्या तेवढ्या मोटारी हवे एवढे मोठे बंगले असले तरी तो आपले ध्येय कधीही सोडणार नाही असे मला अजून छातीवर हात ठेवून सांगता येणार नाही पण ठीक आहे आजच्या प्रसंगाने मला जास्त सावध केले जास्त जागरुक केले मी यात तुम्हाला दोष देत नाही तुम्ही जसे होतात तसे दिसतात त्याला कोण काय करणार पण मी कोठे आहे त्याची जाणीव ईश्वर मला करून देत आहे अजून काय पाहिजे नशिबात असेल ते खरे बापूंना इतकी असह्य वेदना होईल याची बिचाऱ्या कार्यकर्त्यांना काय कल्पना ते अगदी खजील होऊन तेथून निघून गेले आणि सगळी शोभा सजावट अर्धा तासात त्यांनी काढून टाकायला लावली जेवडे कामाचे वाटले तेवढे घेतले हारात जेवढा दोरा वापरला होता तो सर्व तोडून बापूंनी त्याचा गुंडा बनवायला सांगितले गुंडा खूप मोठा झाला आणि तो शिवण्याच्या कामासाठी लोकांना दिला सामान्यपणे आपण जी रेळ वापरतो तशी जवळजवळ पंधरा ते वीस रेळ होतील तेवढा दोरा निघाला जर एवढा ओरडा बसला नसता तर दोरा कोच्या कुठे फुकट गेला असताना त्यानंतर आम्ही ज्या ज्या गावी गेलो तेथे बापूंचे स्वागत हाताने कातलेल्या सुताच्या हारांनीच होई त्या प्रसंगानंतर खाली जवजव, पाच एक तागेबंदील एवढे सूत गोळा झाले त्याचे कापड विणून घेऊन गरीबांना उपयोगा देण्यात आले असे गरीबांचे वाली बापू होते